हिसाप नीती वाचक मिलिंद गव्हाणकर गोष्ट एकशे सव्वीसा दैव आणि मुलगा एक मुलगा शेतात खेळून दमला आणि जवळच एक विहीर होती तिच्या अगदी कडेवर जाऊन निघला ते पाहून दैवाने त्याला हलवून जागे केले आणि म्हटले मुला मी आता तुझा जीव वाचवला हे लक्षात ठेव तू जर आता जाऊन विहिरीत पडला असतास सगळ्यांनी मला दोष दिला असता पण खरं सांग असं झालं असत तर त्यात दोष कोणाचा असता माझा की तुझा गोष्ट एकशे सत्तावीस कोंबडा आणि रत्न एकदा एका कोंबड्याला एक रत्न सापडले ते खूप चकाकत होते म्हणून त्याला ते रत्न आहे असे समजले परंतु त्याचा उपयोग कसा करावा ते त्याला समजे ना म्हणून तोंड वाकडे करून तो म्हणाला अरे रत्ना तू फार सुंदर आहेस पण मला जगातल्या सगळ्या रत्नांची किंमत जोधण्याच्या एका दाण्या इतकी पण वाटत नाही तात्पर्य कोणतीही वस्तू आपल्या उपयोगाची नाही म्हणून तिची थट्टा करणे हा मूर्खपणा होय गोष्ट एकशे अठ्ठावीस आणि गावंढळ मनुष्य एक मनुष्य मनुष बऱ्यापैकी श्रीमंत होता परंतु तो त्यात समाधानी नव्हता काही व्यापारी लोकांनी थोड्या वेळात हजारो रुपये मिळवलेले पाहून तसेच करण्याचे त्या माणसाने ठरवले सुदैवाने व्यापारात त्याला पुष्कळच पैसा मिळाला तेव्हा त्याने त्याचे श्रेय आपल्या चातुर्याला आणि उद्योगाला दिले पुढे काही दिवसांनी त्याचे नशीब फिरले आणि त्याला दररोजचे जेवणही मिळणे अशक्य झाले तेव्हा तो दुःखाने म्हणाला हे सगळे माझ्या दैवाचे खेळ आहेत तेव्हा दैव त्याला म्हणाले अरे बाबा जेव्हा तुला पैसा मिळाला तेव्हा तुला माझी आठवण आली नाही पण तुला दारिद्र्यता तू माझ्यावर कसं पडतोस शेतकरी आणि त्याचा बैल एका शेतकऱ्याचा एक बैल फार माजला होता एकदा शेतकऱ्याने त्याची शिंगे कापून टाकली आणि त्याला नांगराला जुंपले त्याने विचार केला की आता त्याच्यापासून काही त्रास होणार नाही परंतु त्याचा अंदाज लवकरच खोटा ठरला त्या बैलाने आपल्या खुरांनी इतकी धूळ उडवून दिली की ती त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात जाऊन त्याला काही दिसे नसे झाले तात्पर्य प्राणी मात्राच्या मनात एकदा द्वेष निर्माण झाला म्हणजे तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर पडतोच गोष्ट एकशे लांडगा आणि पोखरू एकदा पाणी पिण्यासाठी ओढ्यावर गेले तेथे वरच्या बाजूस एक लांडगा पाणी पित होता ते पाहून पोखरू कोड्याच्या खालच्या बाजूस येऊन पाणी देऊ लागले त्या पोकऱ्याला काहीतरी निमित्त काढून मारावे असे लांडगेच्या मनात आले आणि तो पोकराला म्हणाला अरे तू पाणी गढूळ केलं आता मी आपली तहान कशी घालवू माझा असा अपमान तू का म्हणून केलास तेव्हा पोखरू घाबरून म्हणाले अरे असं कसं होईल तुझ्याकडून जे पाणी वाहत ते मी पायल मग मी गढूळ केलेलं पाणी तुझ्याकडे कसं येईल तेव्हा लांडगा रागावून म्हणाला गेले सहा महिने माझ्या मागे तुम्हाला शिव्या देतो तु आहे गुरु म्हणाले नाही रे मी तर फक्त तीन महिन्यांचा आहे मग मी तुला सहा महिने कशा शिव्या देईन परंतु लांडवा यावर गप्प बसला नाही तो डोळे वटारून म्हणाला लबाडा तू मला शिव्या दिल्या नसल्यास तर तुझ्या बापाने दिल्या असतील असे म्हणून त्याने त्याचा जीव घेतला तात्पर्य जो बलवान आणि घातकी आहे त्याच्या पुढे खरेपणा नाही गोष्ट एकशे एकतीस ससा आणि चिमणी एकदा एक, एक गरुड पक्षी एका सशाच्या मागावर टपून बसला होता तिथे जवळ झाडावर एक चिमणी बसली होती ती सशाला म्हणाली अरे तू तिथे मूर्ख आहेस तू एवढा चप्पळ असताना घाबरतोस का तू जर प्रयत्न करशील तर या गरुडाच्या हातून तू तु सहज सुटशील सद उठ पड असं ती बोलत होती इतक्याच एका ससाण्याने झडप घालून तिला पकडले तेव्हा ती केविलवाने ओरडू लागली ते पाहून तसा तिला म्हणाला स्वताहा एवढा धीटपणाचा आव आणून तू मला हिणवत होतीस आता तू आपला जीव कसा वाचवतेस ते पाहू तात्पर्य दुसऱ्याला शहाणपण शिकवणारे लोक स्वतः संकटात पडले की त्यांचे शहाणपण निरुपयोगी ठरते गोष्ट एकशे बत्तीस मधमाशा आणि त्यांचा धनी एका चोराने एका बागे एकदा बागेतली मधमाशांची पोळी चोरली बागेच्या मालकाने येऊन पाहिले तो पोळी नाहीशी झालेली तेव्हा कोणी चोरून नेली असावीत याचा विचार करीत असताना बाहेर गेलेल्या मधमाश्या मध घेऊन तेथे आल्या व पोळी नाही असे बहून यानेच आपली पोळी नेली असावीत असे समजून त्याने एकदम त्या मालकावरच हल्ला चढवला तेव्हा तो मालक त्यांना म्हणाला अरे कृतघ्न प्राण्यांना ज्याने तुमची पोळी चोरून नेली त्याला तुम्ही सोडल आणि मी जो तुमचा मालक तुमची पोळी तोरीला गेल्याने तुमची आता काय व्यवस्था करावी या काळजीत पडलोय तर तुम्ही मला वा, वा। तात्पर्य कधी कधी आपला शत्रू समजून आपण परंतु तसे करणे मूर्खपणाचे आहे गोष्ट एकशे एक शेतकर एक एक ते शेतकरी आणि रानडुक्कर एकदा एका शेतकऱ्याच्या जाळ्यात एक रानडुक्कर सापडले तेव्हा त्याने त्याचा एक कान कापून सोडून दिले काही दिवसांनी ते पुन्हा सापडले तेव्हा त्याने त्याचा दुसरा टाम कापून सोडले परंतु तरीही तिसऱ्या वेळेसही ते त्याच्या जाड्यात सापडले तेव्हा त्याने त्याला ठार मारून त्याचे डोके फोडले आणि तो म्हणाला खरच की त्याच्या डोक्यात मेंदूच नाही जर अक्कल असती तर दोनदा माझ्या हाती सापडल्यावर पुन्हा तो माझ्या जाड्यात आलाच नसता तात्पर्य डच्यावर उपदेशाचा अथवा शिक्षेचा काळी मात्र परिणाम होत नाही अशा माणसाला शहाणे करणे ही अशक्य गोष्ट आहे कोल्हा आणि कर्कोचा एकदा एका कोल्ह्याने एका करकोचाला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि छिरीने भरलेले एक सुंदर ताट त्याच्या पुढे ठेवले करकोचाला लांब चोच्ची ते काही खाता येईना कोल्ह्याने मात्र चाट टून पुसून लख केले बिचारा कर्कोचा तसा चोपाशी राहिला थोड्या दिवसांनी कर्कोच्याने कोल्ह्याला मेजवानीला बोलावले व त्याची फजिती करावी म्हणून एका सुरईत आंब्रस घालून त्याला दिला सुरईचे तोंड खूपच लहान असल्याने कोल्ह्याला ते खातावेकोच्या मात्र आपली लांब चोच फुकसून तो आमरस संपवला तात्पर्य दुसऱ्याची चेष्टा करून समाधान पावणे हे दुष्टपणाचे लक्षण आहे गोष्ट एकशे पस्तीसावी उंदीर आणि बैल एक उंदीर एका बैलाच्या पायाला चावला आणि हळूच बिळात लपून बसला बैल खूप चिडला आणि शिंगे वर करून तो कोण चावले ते पाहू लागला तेव्हा उंदीर हळूच बिळाच्या तोंडाशी आला व हसून म्हणाला तो एवढा शक्तिमान पण माझ्यासारख्या क्षुद्र प्राण्याचा सुद्धा तुला प्रतिकार करता येत नाही तर तुझ्या शक्तीचा काय उपयोग तात्पर्य एखादा क्षुद्र प्राणी सुद्धा आपल्याला त्रास देऊ शकतो गोष्ट एकशे छत्तीसावी गाढवाचे पोर आणि रानडुक्करला एक रान तेव्हा ते गाढव चेष्टेने रानडुकरला म्हणाले राम राम होम राम, राम गाढवाचे ते सलगीचे बळणे ऐकून डुक्कर खूप चिडले परंतु आपला राग आवरून ते म्हणाले हे हलक्या प्राण्या तू आपल्या वाटेने जा तुला ठार मारण्यासाठी मला एक क्षणही वेळ लागणार नाही परंतु गाडवाच्या रक्ताने माझे तोंड विटाळण्यात ना तयार नाही तात्पर्य मूर्ख लोक स्वतः शहाणे समजून मोठेंची चेष्टा करायला जातात परंतु मोठे लोक मात्र त्यांना सोडून देतात हे यंत्र सुदैवच म्हटले पाहिजे गोष्ट एकशे बोकड आणि बैल एक, एक खोडकर बोकड एका नांगराला जु, जु, जुंपलेल्या बैलाला म्हणाला तू किती दुर्दैवी आहे दिवसभर हे जु मानेवर घेऊन तू कष्ट करतोस जन्मभर तू असाच गुलामगिरीत राहणार आहेस का मी बघ बरं कसं मनाला वाटेल तिथे हिंडतो खातो पितो बैलाने यावर, यावर काही उत्तर दिले नाही परंतु संध्याकाळी जेव्हा तो बैल काम संपवून घरी जात होता तेव्हा त्याच बोकडाला बळी देण्यासाठी चालवलेले त्याला दिसले तेव्हा तो बैल त्या बोकडाला म्हणाला आता सांग बर माझी स्थिती चांगली की तुझी तात्पर्य दुसऱ्याला संकटात सापडलेले पाहून हसणारा मनुष्य स्वतःही संकटात सापडू शकतो गोष एकशे अड़तीसावी कुछ कुत्र सिंहा अरे तुझन दुखी है सूपाशी को भक्ष्य शोध हिंडाव नहीं सर प्रेता सारख पड़न रहा मिला तुझी कि मी बस धट्टपुष्ट है सुखी है यार सिंह उत्तर दिल मित्र तू मन तो खर है तुला वेलच्चा वे व्यवस्थित खाला मिलते अगली खर है पण त्याचबरोबर तुझ्या गळ्यात साखळी ही सतत बाळगावी राखते माझे तसं नाही मला खाना मिळालं नाही तरी मी स्वतंत्र आहे गुलामगिरीतल्या चैनीपेक्षा स्वतंत्रेत भुकेनं मरण आलेलं परवडलं गोष्ट एकशे एकोणचाळीसावी एक देवाकडे राजा मागणारे बेळूक एकदा एका तळ्यातल्या बेडकांना वाटले की आपल्याला एक राजा हवा म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली तेव्हा देवाला हसूच आले व त्याने हा द्या राजा म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला तो पाण्यावर पडताच पाणी उसळले ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा ते तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली देवाने एक बगळा पाठवला त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी के केली ते ऐकून देव म्हणाला मी तुम्हाला आवडला नाही आता तुमचं तुम तात्पर्य देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे गोष्ट एकशे लांडगा आणि बगडा एकदा एका लांडग्याच्या गळ्यात बोकड मारून खाताना त्याचे हाडूक अडक अडकले त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला भेटणाऱ्या प्रत्येक प्राण्याला तो हे हाडू काढून देण्यासाठी मिरवू लागला तसेच ते काढून देणाऱ्याला देण्याचे त्याने ते कबूल केले तेव्हा एक बघडा बक्षीसाच्या आशेने ते काढून देण्यास तयार झाला त्याने आपल्या लांब तोचीने ते हाडू काढून दिले नंतर तो बक्षीस मागू लागला तेव्हा रागाने लांडगा म्हणाला ला ला तू किती मूर्ख आहेस तू माझ्या तोंडात मान दिली होती तरी ती न चावता मी तुला जिवंत सोडलं हे बक्षीस कमी आहे का तात्पर्य दुष्टांवर उपकार केले तरी ते त्याची फेड अपकारांनीच करतात हे आपण विसरू नये गोष्ट एकशे एकेचाळीसावी कोल्हा आणि साळू एक कोल्हा पाण्यात पोहत असताना बराच खाली गेला व दमल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी तो एका चिखलाच्या जागी जाऊन बसला तेव्हा त्याच्या अंगावर एक मोठ्या माशांचा थवा आला आणि त्याला चावू लागला जवळच बसलेल्या एका साळूने त्याला विचारले मी यांना हाकलून देऊ काम तेव्हा कोल्हा म्हणाला नको ग बाई इतका वेळ माझं रक्त पिऊन त्याचं पोट भरला असेल तेव्हा आता त्या त्रास देणार नाहीत त्यांना जर तू हाकलून लावशील तर मात्र ताजा दमाचा दुसरा थवा माझ्या अंगावर येईल आणि माझं रक्त शोषू लागेल त्याचं काय सात्पल्य मोठे दुःख टाळण्यासाठी छोटेसे तरी दुःख सहन करावे लागेल गोष्ट एकशे बेचाळीस पेटीतला उंदीर एक उंदीर जन्माल्यापासून एका पेटीतच राहत असे पेटी बाहेर जोग आहे याची त्याला कल्पनाही नव्हती त्या घरची मोलकरण त्याला जे पदार्थ खायला देत असे त्यावर तो खुश असे परंतु एकदा अचानक तो त्या पेटीतून बाहेर पडला आणि एक नवीनच खाण्याचा पदार्थ त्याच्या दृष्टीस पडला तो पदार्थ खाऊन पाहिल्यावर तो स्वतःशीच म्हणाला सगळं जग म्हणजे ही पेटी आहे असं मी समजत होतो हा माझा किती मूर्खपणा गोष्ट एकशे त्रेचाळीस हवी पाण्यात पाहणारे तो मनाशीच म्हणाला माझी ही शिंग किती सुंदर आहेत तसच माझं तोंड डोळे फुलासारखं अंग सगळं कस सुंदर आहे पण माझे पायही असेच सुंदर असते असे। तर काय मजा झाली असती हे इतके बारीक पाय असण्यापेक्षा नसलेले बरे असे तो म्हणत आहे तेवढ्यात एक सिंह तेथे आला त्याची चाहूल लागतात सांबर आपल्या बारीक पायांनी जोर जोरात पडू लागले सिंहही त्याच्या मागे लागला परंतु रस्त्यातच सांबराची शिंगे एका झाडात अडकली त्यामुळे त्याला पळता येईना सिंहाने त्याच्यावर झडप घातली तेव्हा सांबर म्हणाले अरे रे ज्या पायांना मी वाईट म्हणत होतो त्यांनी संकटातून माझी सुटका केली परंतु ज्या शिंगांचा हो मला गर्व वाटत होता त्यांनी मात्र मला ऐन वेळी दला दिला गोष्ट एकशे चव्वेचाळीस वक्ता आणि श्रोते खूप वर्षांपूर्वी डिमेडस नावाचा एक मोठा वक्ता होऊन गेला एकदा तो भाषण करीत असताना लोकांचे लक्ष भाषणातून उडवून जवळच काही लहान मुले खेळत होती त्यांच्याकडे गेले ते लक्षात आल्यावर डिमेडसने एक गोष्ट सांगण्यास सुरुवात केली एकदा बृहस्पती मासा आणि एक चिमणी प्रवासाला निघाले हे ऐकतात सगळे लोक लक्षपूर्वक गोष्ट ऐकू लागले डिमेडस पुढे सांगू लागला असे हिंडता हिंडता त्यांना एक नदी लागली मासा पाण्यातून पोहून आणि चिमणी उडून पलीकडे गेली असे म्हणून त्याने पूर्वीचे व्याख्यान सुरू केले तेव्हा लोक जोर जोरात जो ओरडून विचारू लागले मग बृहस्पतीचं काय झालं तेव्हा तो म्हणाला बृहस्पती नदी पलीकडे गेलाच नाही तो हे लोक मूर्खपणाच्या गप्पा गोष्टी ऐकण्याचं सो सोडून महत्वाच्या विषयावरची भाषणं ऐकण्यास शिकतील तेव्हाच तो नदीपदीकडे जाऊ शकेल तात्पर्य महत्वाचे ऐकण्याऐवजी इतर मनोरंजक सामान्य गोष्टी ऐकण्याकडेच लोकांचा कल असतो गोष्ट एकशे पंचेचाळीस आणि कावळा एकदा एक कावळा मांसाचा तुकडा तोंडात धरून झाडावर बसला होता ते एका कोल्ह्याने पाहिले व त्याने कावळ्याच्या सौंदर्याची स्तुती करण्यास सुरुवात केली तो म्हणाला तुझं शरीर जर इतकं सुंदर आहे तर तुझा आवाज किती गोड असेल ते ऐकून कावड्याने गाणे म्हणण्यासाठी तोंड उघडले पण तेवढ्यात त्याच्या पडला आणि तो पटकन उचलून कोल्हा कावड्याच्या मूर्खपणाला हसत चालता झाला तात्पर्य खोट्या प्रशंसेला भुलून लबाडांच्या नादी कधी लागू नये गोष्ट एकशे शेचाळीस अविचारी शेतकरी कडवा कापताना हाताला जी जखम होते ती होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने देवाला विनंती केली की त्या कडव्याची धार तू नाही केलीस तर बर होईल देवाने ते ऐकले व त्याच्या शेतातल्या पिकांची धार नाहीशी करून टाकली परंतु त्यामुळे पूर्वी त्या, त्या धारेला घाबरून पक्षी शेतात येत नसत खुशाल येऊन पीक खाऊ लागले त्यांनी हा सगळ्या पिकांची नासाडी केली तेव्हा शेतकरी आपल्या अविचारीपणाचा पश्चाताप करीत बसला तात्पर्य ईश्वराने जे दिले आहे त्यातच समाधानी असावे गोष्ट एकशे गरुड पक्षीण आणि कोल्हिण एक गरुड पक्षिणीने कोल्ह्याचे पिल्लू पाहिले आणि ते तोंडात कोल्हे कृपा करून माझं हे एकूण ते बालक नेऊ नका परंतु ती पक्षिण खूप दुष्ट होती तिने काही न ऐकता आपल्या घरट्यात त्या पिल्लाला नेले व आपल्या पिल्लांना ते खायला दिले ते पाहून कोल्ली खूप चिडली व तिने जवळच पेटवलेल्या विस्तवातले एक कोलित घेतले व तिने आसपासची पाने व काटक्या गोळा करून झाडाला आग लावून दिली आगीने गरुडाची पिल्ले होऊन खाली पडली त्याबरोबर कोल्हिने त्यांच्यावर झडत घालून त्यांना खाऊन टाकले तात्पर्य स्वत आज फार सामर्थ्यवान कधी समजू नये गोष्ट एकशे कोळी आणि चिमणी एकदा एक चिमणी माश्या मारून खात होती ते पाहून एका कोळ्याला फार राग आला त्याला वाटले माश्या मारण्याचा हक्क फक्त आपल्यालाच आहे म्हणून त्याने चिमणी होती जाळे विणण्यास सुरुवात केली परंतु पर ते तोडून चिमणी उडून गेली ते पाहून तो म्हणाला पक्षी धरण्याच्या भानगडीत मी उगाच पडलो ते माझं काम नाही तात्पर्य आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता कुठली गोष्ट करू नये गोष्ट एकशे एकोणपन्नासावी डोमकावळा एकदा एका डोमकावळ्याने मोराची पिस्ते आपल्या पंखात खोचली आणि तो मोरांच्या कळपात शिरला परंतु त्याला ओळखून मोरांनी त्याला टोचून टोचून अर्धमेला केलं त्याने लावलेली मोराची पिसे त्यांनी काढून घेतली तेव्हा तो खिन्न होऊन परत आपल्या मंडळीत गेला तेव्हा त्यांनी त्याच्या ढोंगीपणाबद्दल त्याची ची थो केली तात्पर्य आपल्याला ज्या स्थितीत देवाने जन्माला घातले आहे त्यात समाधानी असावे गोष्ट एकशे पन्नासावी शेतकरी आणि एक ससाणा एक एका तबोतराच्या मागे लागला होता आणि तेवढ्यात तो एका शेतकऱ्याच्या जाड्यात सापडला तेव्हा तो म्हणाला दादा मी काही तुझा अपराध केला नाही तर तू मला सोडून दे तेव्हा शेतकरी म्हणाला तू माझा अपराध केला नाही हे खरं पण मग त्या कबूतराने तरी माझा काय अपराध केला होता जो न्याय तू त्याला लावलास तोच तुलाही लागू होतो तेव्हा मी तुला आता शिक्षा करणार तात्पर्य इतरांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा असेल तर आपण आपली वागणूक सुधारायला हवी